अध्याय सोळावा परशुरामांच्याकडून क्षत्रियांचा संहार आणि विश्वामित्रांच्या वंशाची कथा श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता आपल्या पित्याने दिलखि या शिक्षेचा भगवान परशुरामांनी जशी आपली आज्ञा म्हणून स्वीकार कला त्यानंतर एक वर्षपर्यंत तीर्थयात्रा करून तिच्या आश्रमात परत आल एकदा रेणुका गुंग होती गंधर्वरा चित्ररथ कमल पुष्पांची माळ घालून अप्सरांसह विहार करीत आहेत असं तिन तिथे पाहिले ती पानी नदी पर गली तिथे जलक्रीड़ा करीतर्वाला उत्कंठे पहू लग् हवना विसर पड़ा हवना टून गी महर्षि जमलग्न शाप देखे वयहत लगे पानी कलश महर्षिम ती हाथ जोड़ी रह पत्नी मानसिक अभिचार जान जमलग्निक क्रोधाने पुत्री परंतु नहीं यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामांनी मातेसह सर्व भावांनाही मारून टाकले कारण आपल्या पित्याचे योग सामर्थ्य आणि तपश्चर्याचा प्रभाव ते चांगल्या रीतीनं जाणत होते या कृत्यामुळे सत्यवती नंदन जमदग्नी प्रसन्न झाले आणि म्हणाले पुत्रा तुझी इच्छा असेल तो वर माग परशुराम म्हणाले माझी आई आणि सर्व बंधूंना जीवन करावे तसेच मी त्यांना मारले होते याची त्यांना आठवणी न उरू परशुरामांनी असे म्हणतात झोपेतून उठावे त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले परशुरामांनी आपल्या पित्याचे तपोबोल जाणूनच आपल्या आई आणि बंधूंचा वध केला होता परीक्षिता सहस्त्रार्जुनाचे जे पुत्र परशुरामांकडून हार खाऊन पळून गेले होते त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षणभर सुद्धा चेन पडत नसे एके दिवशी परशुराम आपल्या भावांसह आश्रमाच्या बाहेर वनामध्ये गेले होते ही संधी साधून सूड उगवण्याच्या सहस्त्रभाऊची मुले तिथे येऊन पोचली त्यावेळी जमलग्नी अग्निशाळेमध्ये पवित्र कीर्ती भगवंतांचंच चिंतन करण्यात मग्न होऊन बसलेले होते त्याचवेळी त्या पाप्यांनी त्याला मारले परशुरामांची माता रेणुका दीनपणे त्यांना प्रार्थना करीत होती परंतु ते निज क्षत्रिय बळजबरीने जमलग्नीचे मस्तक तोडून घेऊन गेले सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकुळ झाली होती ती हाताने आपली छाती बडवीत रामा पुत्रा रामा लवकर ये अशा हका मारत जोर जोराने रडू लागले परशुरामानी लांबूनच आईचा हे राम असा करुण आक्रोश ऐकला आणि तातडीने आश्रमात येऊन पाहिले तर पित्याला मारलेले होते त्यावेळी परशुरामाला अत्यंत दुःख झाले त्याचबरोबर क्रोध असहिष्णुता मानसिक व्यथा आणि शोकावेगाने ते दिंगूड झाले हाय तात आपण महात्मे आणि धर्मनिष्ठ होता आपण आम्हाला इथे सोडून स्वर्गात का बरे निभून गेला अशा प्रकारे विलाप करून त्यांनी पित्याचे शरीर आपल्या भावांकडे सोपवले आणि स्वत हातात परशू घेऊन क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय केला परीक्षिता परशुरामांनी माहिषमती नगरीत जाऊन सहस्त्रबाहू अर्जुनाच्या मुलांच्या छाटलेल्या मस्तकांनी नगरीच्या मधुमध एक मोठा पर्वतच उभा केला त्या नगराची लक्ष्मी त्या ब्रह्मघाती निच क्षत्रियांच्यामुळे नष्ट झालीच होती त्यांच्या रक्ताची मोठी भयंकर नदी तिथे वाहू लागली तिला पाहूनच ब्राह्मण द्रोह्यांचे हृदय भयान कापत अस भगवंतांनी पाहिले की सध्या क्षत्रिय अत्याचारी झाल म्हणून हे राजन त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, आणि समंत पंचकात नऊ डोह रक्ताने भरून टाकले परशुरामांनी आपल्या पित्याच मस्त काढून ते त्यांच्या धडाला जोडले आणि यज्ञांच्या द्वारे आत्मस्वरूप भगवंतांच पूजन कल यत्न्यामध्ये त्यांनी पूर्व दिशा होत्याला दक्षिण दिशा ब्रम्हदेवाला पश्चिम दिशा अध्वर्यूला आणि उत्तर दिशा सामगान करणाऱ्या उद्गात्याला दिली तसंच आग्नेय इत्यादी उपदिशा ऋत्विजांना दिल्या कश्यपाला मध्यभूमी दिली, मध्य दिली। उपद्रष्ट्याला आर्यावर्त दिले आणि दुसऱ्या सदस्यांना राहिलेले भूभाग दिले त्यानंतर यज्ञाचे शेवटचे स्नान करून ते सर्व पापातून मुक्त झाले आणि ब्रम्ह नदी सरस्वतीच्या तटावर ढग नसणाऱ्या आकाशातील सूर्याप्रमाणे शोभू लागली महर्षी जमलग्नीना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली परशुरामांकडून सन्मानित होऊन ते सप्तर्षींच्या मंडळात सातवृषी झाले परीक्षिता कमल रोचन जमलग्नीनंदन भगवान परशुराम पुढील मन्वंतरामध्ये सप्तर्षींच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करतील ते आज सुद्धा कोणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करीत आहेत तिथे सिद्ध गंधर्व चारण त्यांच्या चरित्राचे मधुर स्वरात गायन करीत असतात सर्व शक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरींनी अशा प्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा अनेक वेळा वध केला प्रज्वलित अग्निप्रमाणे परमतेजस्वी विश्वामित्र गांधीचे पुत्र झाले त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा त्याग करून ब्रम्हतेज प्राप्त करून घेतले परीक्षिता विश्वामित्रांना शंभर पुत्र होते त्यापैकी मधल्या पुत्राचे नाव मधुश्चंद होते म्हणून सर्व पुत्र मधुश्चंद या नावानेच प्रसिद्ध झाले भृगुवशी अजिगर्ताचा पुत्र जो शनु शेप त्याचा विश्वामित्रांनी पुत्र म्हणून स्वीकार केला त्याचे एक नाव देवराथ असेही होते विश्वामित्र आपल्या पुत्राने म्हणाले तुम्ही याला आपला थोरला भाऊ समजा जो हरिश्चंद्राच्या यज्ञामध्ये यज्ञपशु म्हणून विकत आणला होता तोच हा प्रसिद्ध भृगुवशी षनुक्षेप होय विश्वामित्रांनी प्रजापती वरुण इत्यादी देवांची स्तुती करून त्याला पाशबंधनातून सोडवले हा शनुक्षेप देवतांच्या यज्ञात देवानी विश्वामित्रांना दिला होता म्हणून देवही या विपत्तीनुसार ग्राधीवंशामध्ये हा तपस्वी देवरात नावाने विख्यात झाला विश्वामित्रांच्या पुत्रांमध्ये जे ज्येष्ठ होते त्यांना षनुक्षेपाला मोठा भाऊ मानावा ही गोष्ट आवडली नाही त्यावर विश्वामित्रांनी रागावून त्यांना शाप दिला की दुष्टांनो तुम्ही म्ल व्हा अशा प्रकारे जेव्हा एकोणपन्नास भाऊ म्लेंछ झाले तेव्हा विश्वामित्रांचा मधला मुलगा मधुशचंद आपल्या लहान पन्नास भावांसह म्हणाला की आपण आम्हाला जी आज्ञा कराल तिचे पालन करण्यासाठी तयार आहोत असे म्हणून मधुशंदाने मंत्र द्रष्ट्या सनुक्षेपाला मोठा भाऊ म्हणून स्वीकारले आणि म्हटले आम्ही सर्व तुझे लहान भाऊ आहोत तेव्हा विश्वामित्र आपल्या या अज्ञाधारक मुलांना म्हणाले तुम्ही माझे म्हणणे ऐकून माझ्या सन्मानाचे रक्षण केले म्हणून तुमच्यासारखे सुपुत्र प्राप्त होऊन मी धन्य झालेलो आहे मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला सुद्धा सुपुत्र प्राप्त होतील हा देवनात तुमच्याच गोत्राचा आहे तुम्ही याच्या आज्ञेत राहा विश्वामित्रांचे अष्ट हरी जय क्रतुमान इत्यादी आणखीही पुत्र होते अशा प्रकारे विश्वामित्रांच्या पुत्रांमुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळचे भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्याकारणाने त्याचे प्रवरही अन्य झाले